श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड्या वासुदेवांद सरस्वती सर्वे दत्तमहात्म्य अय दहावा श्री गुरुदत्तात्रेया गुरु, गुरु विष्णुदत्ता कीचित्र गाथा परमित्र है जो पूर्णतः स्वतंत्र है भक्ति चाके परतंत्र हो तो अजु ही ज्या तृप्ति यज्ञ करू श्या हर्षाने श्राद्धा जेवल्या तृप्ति ढेकर आला धन्यती सुशीला जिने आग्रह करून स्वतःच्या हातांनी दत्ताला जेवायला वाढले दीक्षितालाही गती येत नाही ज्याचे चित्त परमशुद्ध तो विष्णुदत्तही धन्य त्याने श्री दत्ताची आराधना करून आपल्या संपूर्ण कुलाचा उद्धार केला धन्य दो की ज्याने आपणासह विप्राचा उद्धार केला असे परमहित साधण्यास जो सहायक होतो तो खास परमगुरुच म्हणावा श्री दत्ताने दत्ताला दयेने वर व विद्या दिल्या हा त्याने इतरांवर परोपकार करावा यासाठी त्याच्यावर थोर अनुग्रह केला त्यामुळे विष्णुदत्ताने ज्याच्या ज्याच्यावर अनुग्रह केला तो ह्या संसारात तरुण गेला विष्णुदत्तासारख हा उपकारी पुरुष ह्या ब्रह्मांडात विरळाच सापडेल त्याला ग्रह व भूते दचकत देव पिहित असत तो दत्तवराच्या प्रभावाने लोकांची दुःखे दूर करत असे देवराजा आता ही पाचवी गाथा ऐक ही कर्मविपाकाची कथा ऐकल्याने मोक्षपंथ मि गोदावरी तीरावर हरी शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला एक पुत्र झाला मुलगा अल्पवयातच असताना त्याचे माता मृत्यू पावले तो पुत्र धनवान होता म्हणून त्याचे लग्न झाले परंतु तो व्याधीग्रस्त झाल्यामुळे त्याचे मन सदैव दुखात मग्न वो उद्विन राहू लागले त्याला उपजताच गुल्मरोग तेराव्या वर्षी क्षयरोग अठराव्या वर्षी जलोदर एकोणाविसाव्या वर्षी अतिसार कास श्वास व भगंदर होऊन त्रिदोषांनी म्हणजे कफ वात व पित्त ह्यांनी जोर केला अंग निस्तेज झाले औषध देऊन मृत्युंजय जपाचे हवन करून ग्रहदेवांचे पूजन करूनही त्याच्या रोगांचे श्रवण झाले नाही त्याची वर्षे वयाची भारतीया विष्णू दौभाग्याचे दान कृपा करून द्या माझ्या वीस वर्षांच्या पतीला जन्मापासून गुल्मरोग आठ वर्षांपासून क्षयरोग तीन वर्षांचा जलोदर एक वर्षाचा जीर्णज्वर सहा महिन्यांचा तिसार चार महिन्यांचा भगंदर आणि आता त्रिदोषांचा जोर फार वाढला आहे अनेक उपाय करूनही निरोगीपणा मिळाला नाही तुम्ही भाग्यवंत दत्त भक्त आहात तरी मला सौभाग्यदान द्या तिची अशी विनविनी ऐकून विष्णुदत्त तिच्या सदनी आले त्या विप्राला पाहून ते म्हणाले पूर्वपापांनी सर्व रोग होतात प्रायश्चित्तांनी त्यांचे म्हणजे पापांचे शमण होते कर्मविपाकशास्त्रात व ऋषींनीही असे सांगितले आहे ब्राह्मणाच्या वधामुळे क्षय झाला त्याकरिता बारा वर्षे प्रायश्चित्त केले पाहिजे देवद्रोहामुळे गुल्म झाला त्याकरिता सहा वर्षे प्रायश्चित्त केले पाहिजे जलोदरा करता बारा वर्षे जीर्णजराकरिता एक वर्ष भगन दराला व अकिसारा करता प्रत्येकी एक वर्ष अशी प्रायश्चित्ते आहेत त्या रोग्याच्या पत्नीकरवी विष्णुदत्ताने अशी प्रायश्चित्ते करवून घेतली ते ते प्रायश्चित्त केल्यावर तो तो रोग गेला अंतर त्रिदोषांवर रसायन दिल्यावर त्यांचेही निरसन झाले तेव्हा तो ब्राह्मण सुखाने उठून बसला मग विष्णुदत्ताने त्याच्या हृदयाला स्पर्श करून मंत्र म्हटला आणि मनात श्री दत्ताचे स्मरण करून त्याला आशीर्वाद दिला मग त्या दिला विप्राच्या वराने आरोग्य आयुष्य प्रजा ऐश्वर यश दिव्यगती वीर्य व औदार्य मिळाले त्याची दत्ताच्या चरणी दृढ भक्ती जडून मती उत्तम झाली व उत्तम मुक्ती मिळाली मंत्रशक्ती अशी आहे विप्रस्त्री विष्णुदत्ताला म्हणाली तू आता मला सौभाग्य तेवढे धन घे विष्णुदत्ताने ते, ते नाकारले तो म्हणाला तू केवळ माझी कन्या आहेस तू खात्रीने जगमान्या होशील पतिसेवेने तू धन्य झाली आहेस तुम्हाला अन्य गती नाही स्वप्नातही परपुरुषाला पाहत नाही ती उत्तम सती असते इतरांना बंधूप्रमाणे पाहते ती मध्यम सती समजावी परपुरुषाला पाहून मनात काम निर्माण झाला तरी प्रयत्नपूर्वकृत्य जन्म करते ती तिन्ही कुलांना घोर रौरव नरकात घालते ती दुर्दैवी नारी स्वतही नरकात भारी कष्ट भोगते यासाठी हे साध्वी तू आता पतीच्या चित्ताला स्वप्नातही सोडू नकोस सदवर्तनाने वाग तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल असा तिला उपदेश करून निस्पृह विष्णुदत्त स्वतःच्या घरी परत आला त्या विप्राला कर्मविपाक शास्त्राने रोग जाऊन सद्गती आली ज्याप्रमाणे प्रायश्चित्ताने रोगनाश होऊन रस आरोग्य मिळते त्याप्रमाणे शास्त्रामुळे अविद्येचा नाश होऊन उपदेशाने ब्रम्हरस मिळतो शास्त्रांनी जरी फळाची आशा दाखविली असली तरी मनाला वळविण्याकरता शास्त्राने योजलेली असे समजावेला सांगते हा पी म्हणजे मी तुला लाडू देईन ते ऐकल्यावर लाडूच्या आशेने पुत्र लिंबरस पितो हातात लाडू घेऊन कुपत्य होईल म्हणून ती दयाळू माऊली युक्तीने त्याच्या हातातून लाडू काडून घेते लाडू हे गौण फळ आरोग्य हे मुख्य फळ त्याप्रमाणे भवाने पिडलेला जीव हा रोगी बाळ आणि श्रुती ही कनवाळू मातीप्रमाणे दयाळू शास्त्र स्वर्गाच्या प्राप्तीसाठी नाही किंवा वशीकरणासाठी नाही कामभोगासाठी नाही किंवा शत्रूचा घात करण्यासाठी नाही ते बुद्धीची शुद्धी करते युक्तीने भ्रमनिवारते ही सहावी गाथा आता ऐक सह्याद्रीचे उत्तरेसे एक ब्राह्मण राहत होता एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला आपल्या गावाला बोलविले त्याची भार्या रूपवाण होती तिला त्याने सांगितले मला मित्राने एक महिनाभर राहण्या असं बोलविले आहे मी एक महिना लोटल्यावरच येतोच तोपर्यंत तू सुखाने घरी राहा ते ऐकून त्याच्या भार्येने त्याच्या हातात शिदोरी आणून दिली ती घेऊन तो निघाला ती स्त्री स्नाना नदीला आली वाटेत पिंपळाच्या झाडावर एक झोटिंग बसलेला होता त्याने त्या स्त्रीला पाहिले ब्रह्मचारी दशेत जो काम पीडित होऊन मरतो को तो काम लंपट बेफाम झोटिंग भूत होतो भूताला भूत आणि वर्तमान काळाचे ज्ञान स्पष्ट कळते तिचा पती परगावी गेला आहे असे जाणून त्याने पतीसारखे रूप घेतले व तो घरी आला त्याची भार्या पतीव्रता होती तिला ह्याचे कपट समजले नाही पती परत आला असे समजून ती हास्यवदनाने पुढे आली त्याला आसन देऊन त्याचे पाय धुवून त्या तीर्थाला मस्तकी लावून तिने त्याला पंख्याने वारा घालून त्याचे श्रम निवारले मंद शब्दात तिने विचारले लगेच का परत येणे केले का अपशकून वगैरे झाल्याने काढलेले प्रस्थान माघारे वळविले का माझ्यावरील प्रेमामुळे प्रवास करण्यास मन घेत नाही विरहाने माझ्या मनाला क्लेश होतील हे तुम्हाला समजले असेल तिचे हे प्रश्न ऐकून तो कपटी म्हणाला जाचा करता मी निघालो होतो ते रस्त्यात जवळच भेटले त्यांनी माघारी फिरविले त्याचे बोलणे ऐकून मी परत फिरलो पुन्हा महिन्याने जाईन तुला उगीच काश करून तो दुर्जन झोटिंग पतीसारखा होऊन तिच्या बरोबर नित्य रमू लागला वय अवस्था रूप शील शब्द वर्ण आकार चाल चलनुक या सर्व गोष्टी त्याने खऱ्या पतीप्रमाणे दाखविल्या रात्री त्याच्याशी संग करताना तिचे सर्वांग शिनले परंतु त्याचा भोग पुरा झाला नाही त्याचे बळ दांडगेपणा दारुण भोग शक्ती व विलक्षण विकार जाणून त्या स्त्रीला क्षीण आला होऊन आपल्या मनात विचार करू लागली की भोग न दिला तर धर्महानी होते व दिला तर ग्लानी येते असा विचार करता ती दुःखी झाली त्याच्याविषयी तिला शंका वाटू लागली परंतु इतरांना हा अनर्थ सांगायची लाजही वाटू लागली रोज रात्रभर तिचा भोग घेऊनही त्याला तृप्तता येत नसे तिला क्रुशपणा आला तोवर एक महिना झाला व पती परत आला तो आला तर ता त्याच्यासारखाच एक जण समोर बसलेला त्याला पाहून त्या आलेल्या आलेल्याला संदेह वाटला ब्राह्मणाने विचारले माझे रूप घेऊन माझ्या घरी कपटीप्रमाणे राहणारा तू कोण झोटिंगाने उत्तर दिले मी येथला घरधनी असून तू कोण कुठून माझे रूप घेऊन कपटाने आला आहेस ते दोघे परस्परांना कपटी संबोध संबोधून एकमेकांची भांडू लागले तेथे ग्रामस्थ लोक जमले तेही त्या दोघांना पाहून बुचकळ्यात पडले दोघीही सारखेच दिसतात खरा खोटा कोण कसा निवडणार त्यांचे ते कडाक्याचे भांडण सोडविणार कोण ब्राह्मण लोकांना म्हणाला ह्याला घरातून बाहेर काढा आतला म्हणाला ह्याला दारातूनच तुम्ही मागे घालवून द्या माझी सुंदर स्त्री भोगिन, असे हा भिकारी म्हणतो आहे रूप पालटून आला आहे परंतु मी घर सोडणार नाही जर हा बळाचा वापर करील तर मी ह्याला ठार मारीन हे ऐकून आलेले लोक काही आलेले लोक काही उत्तर देईन विप्राचा सासू सासऱ्यांनी येऊन विप्राचे रूप पाहिले ते म्हणाले की ह्या दोघांना विष्णू दत्ताचे घरी न्यावे विष्णू दत्ताने दत्ताची आराधना केली असून तो सर्वज्ञ आहे तो सर्वांचे चित्त ओळखतो तो ज्याचा निश्चय करीत हे म्हणणे सर्वांना मान्य झाले सर्व त्या दोघांना म्हणाले की त्या स्त्रीला घेऊन जाऊन विष्णू भेटू ते दोघे त्यावर ठीक म्हणाले मग स्त्रीला घेऊन ते दोघे निघून विष्णुदत्ताकडे आले विष्णू दत्ताने सर्व हकीकता ऐकली आदराने सर्वांना बसविले व झोटिंगालाही ओळखून दोघे ही आपली अवस्था रोप कुल शील, स्वर वर्ण, आकार, नाम व गोत्र सांगा दोघांनी एकच सांगितले तेव्हा विष्णू दत्त म्हणाला ह्यात काय उपाय करायचा तो मी आता करतो जे प्रमाण मी करीन ते सर्वांना मान्य होईल मी तुमची क्षमा मागतो त्यावर सभ्याने उत्तर दिले फार चांगले असे म्हणून विष्णू दत्ताने विप्राच्या मस्तकावर पांढरी खून व भूताच्या मस्तकावर लाल खूण मंत्राने काढली व लोकांना म्हटले मुद्रेवरून तुम्ही चित्तात खूण धरा भूताला मंत्रित मुद्रा बदलून टाकता येणार नाही ना असे म्हणून विष्णू विप्राला बोलाविले व घरात भांडी वस्त्रे व धन काय आहे ते सांगण्यास सांगितले त्याचप्रमाणे स्त्रीच्या गुप्त खुणा आहेत त्याही त्या विचारल्या त्यावर ब्राह्मणाने उत्तर दिले घरातील पात्रे वगैरे बिनचूक सांगता येणार नाहीत स्त्रीचा बाह्य खुणा आपल्याला ठाऊक आहेत याहून गुप्त खुणा सभेत सांगता येत नाहीत भूताला विचारता त्याने पात्र व, वस्त्र धन एवढेच नफे तर पात्रांचे वजनही सांगितले व पुढे म्हटले की घराच्या विटांची संख्याही सांगेन त्याने स्त्रीच्या बाह्यांतर खुणा सांगता सभेतील लोकांना शंका आली ते म्हणू लागले की हा खरा दिसत नाही मग विष्णुदत्त त्या दोघांना म्हणाला या पंचक्रोशी क्षेत्राला प्रदक्षिणा करून जो आमच्याकडे प्रथम येईल प्रथम परत येईल त्याला खरा मानू बरे असे म्हणून दोघेही गेले घटकेने पिशाच परत आले व म्हणाले क्षेत्राला प्रदक्षिणा करून प्रथम तुमच्याकडे परत आलो सभेतील लोकांनी त्याला खुणा विचारता त्याने बिनचूक सांगितल्या ते म्हणाले हे मनुष्याला एका घटकेत शक्य नाही तेव्हा हा भूत वाटतो दोन प्रहरांनी विप्र परत आला काही काही खुणा त्याने सांगितल्या लोकांनी त्या मान्य केल्या विष्णू दत्ता दोघांना सांगितले ह्या पर्वतावर सिद्ध किती राहतात त्यांची नावे गोत्रे विचारून पर्वताला प्रदक्षिणा करावी प्रदक्षिणा करून जो प्रथम येऊन भेटेल त्याच्यावरून खरेपणा आम्हाला कळून येईल हे सांगणे ऐकून दोघे निघून गेले दोन घटिका झाल्यावर प्रदक्षिणा करून भूत आले सर्व माहिती यथास्थित सांगितली विप्र पाच प्रहरांनी आला तो विष्णुदत्तांना म्हणाला कोणीही सिद्ध भेटले नाहीत ते ऐकून सर्व लोकांना विश्वास झाला विष्णू दोखंडाची झाडी त्यांच्या पुढे केली व म्हटले हिच्या मुखाने आत जाऊन तोटीने बाहेर या हे ऐकून भूताने स्वतःचे शरीर बारीक करून मुखाने तोटीत प्रवेश केला विष्णुदत्ताने तत्काल मंत्र म्हणून झाडीचे दोन्ही तोंडे बंद केली तसे करताज भूताला मार्ग मिळू शकला नाही हे कृत्य पाहताच सर्वांना फार आनंद झाला ती झारी उचलायला जड झाली ती पर्वतावर गाडून टाकली सर्वांचा आनंद पाहून विष्णुदत्त म्हणाला मी येताच ओळखले होते पण एकाएकी त्याला बंधन केले असते तर माझ्यावर सर्वांनी दोषारोप केला असता म्हणून हा सर्व खटाटोप केला सर्वांचा संशय फिटला झोटिंगही बद्द झाला आणि अबला ब्राह्मणी मुक्त झाली शास्त्रोक्त कर्म करून अज्ञानाची निरसन करतात त्याने संशय जाऊन आत्मज्ञान होते तसाच हा उपाय करताना प्रथम संशय आला दुसऱ्या वेळी संशय गेला व तिसऱ्या वेळी निश्चय झाला आता कोणीही शब्द ठेवणार नाही व भूतही सुटणार नाही साध्वीलाही दोष लागणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो विष्णुदत्ताचे हे बोलणे ऐकून सर्वांनी साधू साधू शब्दांनी त्याची वाखानी केली व ते निघून गेले ब्राह्मणाने स्त्री सह वंदन केले विष्णुदत्ता म्हणले माझे अरिष्ट घालविले झोटिंगाचे बंधन केले माझे घर मला दिले व जगात कीर्ती वाढविली तुम्ही भगवत भक्त समर्थ आहात तुम्हाला मुळीच स्वार्थ नाही तुमचे जगणे परोपकारासाठी आहे हीच त्याची सार्थकता असे म्हणून त्या विष्णु विष्णुदत्तास वंदन करून त्याचा निरोप व आपल्या घरी गमन केले गुरु इंद्राला म्हणाले शास्त्राने संशय जातात तंत्रशास्त्राच्या योगाने भ्रमणा हिसाल्यावर कळले त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानही होते इतिमत्परमहंसपरीवराजकाचार्यवर्य श्रीमत श्रीमत्सगुरुदेव श्रीमंतवानंद सरस्वती विरचिते श्री दत्तमहामे दशमोध्याय दत्तापणवस्तशे वल्लभ न हरी दत्पेया दिसुदेवा ल सरस्वती सर्गेजशे वल्लभ ने पेयांब वासुदेवा ल सरस्वती सर्गिमा पा